श्रीमत भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय तिसरा नाभिराजाचे चरित्र श्री शुकाचार्य म्हणतात नाभिराजाने भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले भगवान जरी द्रव्य देश काल मंत्र ऋत्विज दक्षिणा आणि विधी या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले तरी ते भक्तवत्सर असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक व विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतु साध्य करण्यासाठी उत्सुक झाले त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले तरी त्यांनी प्रवर्गकर्माने अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपात स्वतःला प्रकट केले त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला होता वक्षस्थळावर सुमनोहर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसत होते हातामध्ये शंख चक्र गदा पद्म तसेच गळ्यात वनमाला आणि कौस्तुभमणी शोभून दिसत होता संपूर्ण शरीराच्या अंगप्रत्यंगांची कांती वाढवणाऱ्या किरणांनी आच्छादलेल्या मणिमयम मुकुट कुंडले कंकणे कमरपट्टा हार बाजूबंद नुपूर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते परमतेजस्वी चतुर्भुज मूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रकट झालेले पाहून ऋत्विज सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक जसे निर्धन पुरुष धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होतात तसे आनंदित झाले नंतर सर्वांनी मस्त नमवून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली ऋत्विज म्हणाले पूज्यतम आम्ही आपले भक्त आहोत आपण आम्हाला नेहमी पूजनीय आहात परंतु आम्मी आपने का जानना आम्हितर अपनास वारंवार नमस्कार करो एवड़े आम महापुरुषा ने शिकवले अपन प्रकृति और पुरुष पलकड़ी आहत तीन गुणां कार्य प्रपंचा बुद्धि गुंतने आप गुणगान करनासमर्था को पुरुष आपल्या प्राकृत नाम रूप आणि आकृतीच्या द्वारा साक्षात परमेश्वर अशा आपल्या स्वरूपाचे निरूपण करू शकेल करायचे झाले तर सर्व लोकांचे दुःख निरसन करणारे आपल्या परम मंगलमय गुणांपैकी काही गुणांचेच वर्णन करू शकेल परंतु प्रभो जरी आपल्या भक्तांनी प्रेम सद्गद वाढीने स्तुती करीत पाणी पवित्र पाने तुळशी दुर्वा यांनी आपली पूजा केली तरी आपण सर्व प्रकारे संतुष्ट होता आम्हाला तर प्रेमाशिवाय या द्रव्य कालादी अनेक अंगांच्या यज्ञाशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही कारण आपल्या स्वतःपासूनच क्षणाक्षणाला जो सर्व पुरुषार्थांचे फलस्वरूप असा परमानंद स्वभावताच नेहमी प्रकट होत असतो त्याचे आपणच साक्षात स्वरूप आहात अशा प्रकारे आपल्याला जरी या यज्ञाधिकांची काही अपेक्षा नसली तरी अनेक प्रकारच्या कामनांच्या पूर्ततेची इच्छा करणारे आमच्यासाठी तर मनोरथ सिद्धीचे योग्य साधन हेच आहे ना आपण ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवांपेक्षाही श्रेष्ठ आहात आमचे परमकल्याण कशात आहे हे सुद्धा आम्ही जाणत नाही आणि आमच्याकडून आपली यथायोग्य पूजा सुद्धा झाली नाही तरी पण ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष न बोलावताही केवळ करुणाभावाने उद्युक्त होऊन अज्ञानी पुरुषांकडे जातात त्याचप्रमाणे आपण सुद्धा आम्हाला आपले परमपद मोक्ष आणि आपल्या इच्छित वस्तू देण्यासाठी इतर यज्ञ इच्छिणाऱ्या देवतांप्रमाणे येथे प्रकट झाला आहात हे पूज्यतम ब्रह्मदेवादी समस्त वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असूनही आपण राजर्षी नाभीच्या या यज्ञशाळेत साक्षात आमच्यासमोर प्रकट झाला आहात हाच आपण आम्हाला सर्वश्रेष्ठ वर दिला आहे आता आम्ही आणखी कोणता वर मागावा प्रभो आपल्या गुणसमुच्छयाने गायन परम परममंगलमय आहे ज्याने वैराग्याने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीच्याद्वारे आपल्या अंतकरणातील रागद्वेषादी संपूर्ण मल जाळून टाकले आहेत तसे ज्यांचा स्वभाव आपल्यासारख्याच शांत आहे ते आत्मारा मुनी सुद्धा नेहमी आपल्या गुणांचेच गायन करीत असतात म्हणून आम्ही आपणाकडे एवढाच वर मागतो की कोठे तरी पडल्यावर ठेच लागल्यावर शिंक आल्यावर किंवा जांभई आल्यावर संकटाचे वेळी त्याचबरोबर तापाने फणफणलेल्या वेळी अगर मरण समयी आम्हाला आपले स्मरण होणे कठीण असले तरी कोणत्याही प्रकाराने का होईना आपल्या सर्व दोषांचा नाश करणाऱ्या भक्तवत्सल दीनबंधू इत्यादी गुणवाचक नावांचे उच्चारण करू शकू जसे एखाद कंगाल मनुष्या ने धन वाटार पुरुषाक जाऊ नहीं केवल भुसा मगावाचप्रमा हा राजर्षी ना संतान प्राप्ति हाच परम पुरुषार्थ मानून आपाच पुत्र वावा ये स्वर्ग कि मोक्ष ही दे आराधना करीत है आप को लगत नहीं आणि ती को वश हो आश्चर्य नहीं ज्यादा लोकानी महापुरुष चरण की सेवा के लिए है, है कि जो मयेला वश जा नहीं कि बुद्धि तिने आवरण घषयरूप विषा वेगा स्वभाव दूषित के नहीं देवादिधेवा अपन भक्त की मोटमोठी कामें करता मंदबुद्धी अशा आम्ही कामनेला वश होऊन या तुच्छ कामासाठी आपल्याला आवाहन केले हा आपला अनादरच होय परंतु आपण समदर्शी असल्याने आम्हा अज्ञानी लोकांच्या या अविचाराबद्दल आम्हाला क्षमा करावी श्री शुकाचार्य म्हणतात महाराज वर्षाधिपती नाभीच्या पूज्य ऋत्विजांनी प्रभूंच्या चरणाला वंदन करून जेव्हा वरील स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन असे म्हणाले श्री भगवान म्हणाले ऋषींनो आपण सर्वजण सत्यवादी महात्मे आहात राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र भावा असा मोठा दुर्लभ वर आपण मागितलात मुनींनो माझ्यासारखा तर मीच आहे कारण मी, मी अद्वितीय आहे तरीसुद्धा ब्राह्मणांचं वचन खोटे होता कामा नये कारण ब्राह्मण कुल म्हणजे माझे मुख होय म्हणून अंशकलेभीच्या घरी अवतार घेईन कारण माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही श्री शुक म्हणतात महाराणी मेरुदेवी ऐकत असता तिच्या पतीला असे म्हणून महाराज अंतर्धान पावले विष्णुदत्त परीक्षिता महर्षींनी त्या यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्रीभगवत महाराणी मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरिता मुनींचा धर्म प्रकट करण्यासाठी शुद्धसत्वमय रूपाने प्रकट झाले श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुश्याम संहितायां पंचमस्कंधे नाभीचरिते ऋषभावतारू नाम तृतीयोध्याय श्रीकृष्णारणमस्तू हर नम